अध्याय तेहतीसावा महारास श्री शुकाचार्य म्हणतात भगवंतांची ही सुमधुरवाणी ऐकून गोपींचा विरहजन्य ताप संपला आणि त्यांचे प्रेम मिळाल्यान गोपींच मनोरथ पूर्ण झाल भगवान श्रीकृष्णांच्या प्रयसी आणि सर्विका गोपी एकम्कींच्या हातात हात घालून उभ्या होत्या त्या स्त्रीरत्नांच्या बरोबर भगवंतांनी रासक्रीडा सुरु कली योगेश्वर भगवान श्रीकृष्ण दोन दोन गोपींच्या मध्ये प्रकट झाले आणि त्यांच्या गळ्यात त्यांनी आपला हात टाकला प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता की श्रीकृष्ण केवळ आपल्याच जवळ आहेत अशा प्रकारे अनेक गोपींच्या समूहात श्रीकृष्णांचा राजोत्सव सुरू झाला त्यावेळी आकाशामध्ये शेकडो विमानांची गर्दी झाली होती रासोत्सवाच्या दर्शनाच्या उत्सुकतेमुळे स्वतला विसरलेल सर्व देव आपापल्या पत्नींसह तिथ येऊन पोहोचल स्वर्गातील दुंधुभी वाजू लागल्या स्वर्गीय पुष्पांचा वर्षाव होऊ लागला, हो लागला। गंधर्वगण आपापल्या पत्नींसह भगवंतांच्या निर्मल यशाचे गायन करू लागले सर्व गोपी रासमंडलामधल्या प्रियतमासह नृत्य करू लागल्या त्यांच्या बांगड्या पैंजण आणि घुंगरू या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला तिथे ब्रजसुंदरींच्या मध्य भगवान श्रीकृष्ण अगणित पिवळ्या धमक सुवर्णमण्यांमधस्वी मोठ्ठा नीलमणी चमकावा तसे दिसत होते नृत्याच्या वेळी गोपी निरनिराळ्या तर्हेच्या पायांच्या हालचाली आणि हातांच हावभाव करीत मधून मधून स्मितपूर्वक भुयांच विलास करीत कमवर लचकावीत कधी त्यांच्या छातीवरील दुपट्टे हिलकावे घेत तर कधी कुंडले गालावर आपटत चेहऱ्यावर घामांचे थेंब तरारलेले होते आणि वेण्या सैल झाल्या होत्या तशाच कमरेच्या दुपट्ट्यांच्या गाठीही सैलसर झाल्या होत्या याचवेळी त्या गातही होत्या मेघमंडलात विजा शोभाव्यात तशाच श्रीकृष्णांच्या सान्निध्यात शोभत होत्या त्या प्रेममग्न गोपिका नाचत नाचत उंच स्वरात रागदारीत मधुर गायन करीत होत्या श्रीकृष्णांच्या स्पर्शामुळे त्या अधिकच आनंदमग्न झालेल्या होत्या त्यांच्या गायनाने हे सर्व जग अजूनही गुंजन करीत आहे एक गोपी भगवंतांच्या बरोबर त्यांचा स्वरात स्वर मिळवून गात होती ती त्यांच्यापेक्षाही वरच्या स्वरात गाऊ लागली तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी तिला वाहवा वाहवा म्हणून शाबाकी दिली दुसरीने तोच राग द्रुपद तालात गायला त्याचे सुद्धा भगवंतांनी अतिशय कौतुक केले एक गोपी नृत्य करता करता थकून गेली तिच्या मनगटातून बांगड्या आणि वेणीतून मोगऱ्याची फुलं गळू लागली तेव्हा तिने शेजारी उभे असलेल्या मुरली मनोहरांचा खांदा आपल्या हाताने धरून ठेवला एकीने श्रीकृष्णांनी खांद्यावर ठेवलेल्या मुळातच कमलाप्रमाणे सुगंधी आणि त्यावर चंदनाची उटी लावलेल्या हाताचा वास घेतला त्यामुळे रोमांचित होऊन तिने त्या हातांचे चुंबन घेतले नास्ताना एका गोपीचे कुंडल हलत होते त्याच्या कांतीने तिचा गाल चमकत होता तिने आपला गाल श्रीकृष्णांच्या गालाला लावला तेव्हा भगवंतांनी आपल्या तोंडातील चावलेला विडा तिच्या तोंडात दिला एक गोपी पैंजणांचा आणि कमरपट्ट्यांच्या घुंगराचा नाद करीत नाचत आणि गात होती ती जेव्हा थकून गेली तेव्हा तिने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या श्यामसुंदरांचा मंगल हात आपल्या दोन्ही सणांवर ठेवून घेतला लक्ष्मीचाच केवळ पती असणाऱ्या श्रीकृष्णांना आपला प्रियतम करून घेऊन गोपी गायन करीत त्यांच्याबरोबर विहार करू लागल्या यावेळी श्रीकृष्णांनी त्यांच्या गळ्यात आपले हात घातले होते कानावरील कमळे गालावर उरणारे कुरळे केस आणि घामांचे बिंदू यांनी ज्यांची मुखकमल्य शोभत आहेत अशा गोपी भ्रमर गायक असणाऱ्या रासमंडलामध्ये श्रीकृष्णांच्याबरोबर नृत्य करीत होत्या त्यावेळी त्यांच्या बांगड्या पैंजण आणि अन्य वाद्ये वाजत होती तसेच त्यांच्या वेण्यांमध्ये गुंफलेली फुले इतच तथा विखुरून पडत होती लहान मुलाने आपल्याच प्रतिबिंबाशी खेळावे त्याचप्रमाणे रमारमण आपलीच प्रतिबिंब असणाऱ्या त्यांना कधी छातीशी धरीत कधी हाताने कुरवाळीत कधी प्रेमपूर्ण नजरेने त्यांच्याकडे पाहत तर कधी लिलेने मोठ्याने हसत अशा प्रकारे त्यांनी व्रजसुंदरींबरोबर क्रीडा केली परीक्षिता भगवंतांच्या अंगाच्या स्पर्शाने झालेल्या आनंदाने गोपी भान विसरल्या फुलांचे हार तुटले दागिने अस्ताव्यस्त झाले त्या आपले विस्कटलेले केस वस्त्र आणि चोळ्यासुद्धा सांभाळण्यास असमर्थ झाल्या श्रीकृष्णांची ही रासक्रीडा पाहून स्वर्गातील देवांगनासुद्धा काममोहित झाल्या आणि नक्षत्रांसह चंद्रसुद्धा चकित झाला जरी भगवान स्वतःतच रमणारे असले तरीसुद्धा त्यांनी जेवढ्या गोपी होत्या तेवढीच रूप सहज धारण केली आणि त्यांच्याबरोबर विहार केला हे राजा जेव्हा पुष्कळ वेळपर्यंत विहार केल्यामुळे गोपी थकून गेल्या तेव्हा करुणामय श्रीकृष्णांनी प्रेमाने आपल्या सुखद करकमलांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून त्यांचा, त्यांचा शिण दूर केला भगवंतांच्या नखस्पर्शाने गोपींना अतिशय आनंद झाला त्यांनी ज्यांच्यावर सोन्याची कुंडल झगमगत होती आणि कुरळे केस भिरविरत होते अशा आपल्या गालांच्या सौंदर्याने आणि अमृतासारख्या मधुर हास्ययुक्त नजरेने श्रीकृष्णांचा सन्मान केला आणि त्या प्रभूंच्या पवित्र लीलांचे गायन करू लागल्या यानंतर जसा थकलेला हत्ती किनारे पाडत हत्तींबरोबर पाण्यात शिरून क्रीडा करतो त्याचप्रमाणे गुणातीत असल्यामुळे लोकमर्यादा आणि वेदमर्यादा यांची परवा न करणाऱ्या भगवंतांनी थकवा दूर करण्यासाठी गोपींसह यमुनेच्या पाण्यात प्रवेश केला त्यावेळी भगवंतांच्या गळ्यातील वनमाला गोपींचे अंग घासल्याने थोडीशी सुरगळली होती आणि त्यांच्या वक्षस्थळांच्या केशराचा तिला रंगही लागलेला होता तिच्या चारी बाजूंनी गुणगुणणारे भुंगे त्यांच्या पाठोपाठ चालले होते जणू गंधर्व त्यांच्या कीर्तीचे गायन करीत पाठोपाठ चाललेआहेत परीक्षिता यमुनेच्या पाण्यात गोपींनी प्रेमयुक्त कटाक्षांनी भगवंतांच्याकडे पहात हसत हसत त्यांच्यावर इकडून तिकडून खूप पाणी उडवले विमानात बसलेल्या देवता फुलांचा वर्षाव करून त्यांची सुटी करू लागल्या अशा प्रकारे यमुनेच्या पाण्यात आत्माराम श्रीकृष्णांनी गजराजाप्रमाणे विहार केला यानंतर गोपी आणि भुंग्यांच्या थव्यांनी वेढलेले भगवान यमुना तीरावरील उपवनात गेले अतिशय रमणीय होते याच्या चारही बाजूनी पाण्यात आणि जमिनीवर उमललेल्या फुलांचा सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहत होता तिथे जसा मदोन्मत्ता हत्ती हत्तींच्या कळपासह फिरतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्या वनात विहार करू लागले जिच्यामध्ये अनेक रात्री एकत्रित झाल्या होत्या अशी ती शरद ऋतूतील रात्र चंद्राच्या चांदण्याने सुंदर झाली होती शरद ऋतूसंबंधी ज्या रसांचे वर्णन काव्यात वाचायला मिळत त्यानुसारच ती रात्र होती त्या रात्री सत्यसंकल्प श्रीकृष्णांनी आपल्या प्रेयसी सह शुद्ध सत्वमय रासक्रीडा करीत अनेक प्रकारे विहार केला राजाने विचारले जगात स्वामी भगवान यांनी आपला अंश श्री बलरामांसह धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश करण्यासाठी अवतार धारण केला होता ब्रम्ह ते धर्म धर्ममर्यादेचा उपदेश करणारे स्वत आचरण करणारे आणि त्या सर्वांचे रक्षण करणारे होते असे असता त्यांनी स्वत परस्त्रियांना स्पर्श करण्याचे धर्मविरोधी वर्तन कसे केले भगवान श्रीकृष्णांना कोणतीही इच्छा नव्हती असे असतानाही त्यांनी कोणत्या उद्देशाने हे अयोग्य कर्म केले हे ब्रम्हचारी मुनिश्वर कृपा करून आपण माझा हा संशय दूर करा श्री शुक म्हणतात अलौकिक पुरुषांची कधी कधी धर्माचे उल्लंघन आणि लौकिकदृष्ट्या अविचारी कृत्य दिसतात परंतु ही त्या ते तेजस्वी पुरुषांना दोषास्पद ठरत नाहीत जसे अग्नी सगळे खातो परंतु त्यामुळे तो अपवित्र होत नाही ज्या लोकांच्या अंगी असं सामर्थ्य नसतं त्यांनी मनाने सुद्धा अशा गोष्टी करता कामा नयेत एखाद्याने मूर्खपणामुळे असे कृत्य केलेच तर त्याचा नाश होतो जसे भगवान शंकर हालाहल विष प्याले म्हणून दुसरा कोणी पील, येईल तर तो, तो जळून जाईल म्हणून जे थोर आहेत त्यांचा उपदेश नेहमीच सत्य असतो आणि आचरण काही वेळेला सत्य असते म्हणून बुद्धिमान माणसाने त्यांचे ते आचरण त्यांच्या उपदेशानुसार असेल तेवढेच आपल्या जीवनात उतरवले पाहिजे परीक्षिता अशा सामर्थ्यवान पुरुषांच्या अंगी करता भाव नसतो शुभकर्म करणाऱ्यामध्ये त्यांचा काहीही स्वार्थ नसतो आणि अशुभ कर्म करण्याने त्यांचे काही नुकसानही होत नाही असे जर आहे तर मग जे पशु पक्षी मनुष्य देव इत्यादी सर्व चराचर जीवांचे स्वामी आहेत त्यांच्याशी मानवाच्या बाबतीत शुभ आणि अशुभ यांचा संबंध कसा जोडता येईल ज्यांच्या चरणकमलांच्या परागांचे से सेवन करून भक्तजन तृप्त होतात ज्यांच्याशी जोडले गेलेले योगी त्यांच्या प्रभावाने आपली सर्व कर्मबंधने तोडून टाकतात आणि ज्यांचे तत्व जाणणारे ज्ञानीपुरुष स्वच्छंदपणे नही, कर्मबंधनात अडकत नाहीत तेच भगवान स्वतःच्या इच्छेने आपले स्वरूप प्रकट करतात त्यांना कर्मबंधन कुठून असणार गोपी त्यांचे पती आणि सर्व जीव यांच्या अंतकरणामध्ये जे आत्मरूपाने विराजमान आहेत जे सर्वांचे साक्षी आहेत त्यांची देहधारण करणे ही केवळ लीला आहे भगवान प्रपंच सुखात रमलेल्या जीवांवर कृपा करण्यासाठीच स्वतला मनुष्य रुपाने प्रकट करतात आणि तशाच क्रीडा करतात की ज्या ऐकून जीवानी भगवतपरायण व्हावे व्रजवासी गोपांना श्रीकृष्णांबद्दल मुळीच मत्थर वाटत नाही कारण ते त्यांच्या योगमायेने मोहित होऊन असे समजत होते की आपल्या पत्न्या आपल्याजवळच आहेत ब्राह्म मुहूर्त आला पहाट झाली आपल्या घरी परत जाण्याची गोपींची जरी इच्छा नव्हती हो तरी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेने भगवंतांना प्रिय असणाऱ्या गोपी आपापल्या घरी निघून गेल्या परीक्षित जो ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांची गोपी ही रासलीला श्रद्धेनं वारंवार श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो त्याला भगवंतांच्या चरणांविषयी परमभक्तीची प्राप्ती होत आणि तो तात्काळ कामभावनेपासून स्वतःची सुटका करून घेतो अद्य तेहतीसावा समाप्त